याप्रमाणे कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मात कर्माचे दर्शन होते याची प्रशंसा करतात श्लोक एकोणीसावा ज्याचे सर्व आरंभ संकल्पाशिवाय केले जातात आणि ज्ञानरूपी अग्नीमुळे ज्याची कर्मबंधाने जळून गेली आहेत त्याला सुज्ञ लोक म्हणतात भाष्य ज्याचा प्रारंभ केला जातो त्याला समारंभ असे म्हणतात या व्यपत्तीप्रमाणे कर्माला समारंभ असे म्हणतात याप्रमाणे कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मा कर्म पाहणारे पुरुषापूर्तीसाठी संकल्प करीत नाहीत कर्म करताना त्यांना कोणतेही कारण अगर प्रयोजन नसते असा मनुष्य प्रवृत्ती मार्गी असला तरी केवळ लोकांसाठी तो निवृत्ती होतो देहनिर् निर्वाहासाठी हालचाल करणारा होतो तीच त्याची क्रिया अगर कर्म होय असे कर्म करण्यापूर्वीच कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्मदर्शन आणि त्यातून प्राप्त होणारे फल ज्ञानरूपी अग्नी जळून गेले आहे अशा कर्माला ब्रह्मविद लोक पंडित म्हणतात पूर्वी कर्मयोगाचे आचरण करणारा परंतु नंतर ज्याला आत्म्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाले आहे असा पुरुष कर्मामध्ये काही तथ्य नाही असे मानतो त्यामुळे कर्माच्या साधनांसहित तो कर्माचा त्याग करतो परंतु काही कारणाने कर्माचा त्याग करणे अशक्य झाल्यास असा कोणी पुरुष कर्मामध्ये अगर कर्मापासून प्राप्त होणाऱ्या फळांमध्ये आसक्त न होता केवळ लोकाना मार्गदर्शन व्हावे म्हणून पूर्वी प्रमाणेच कर्म करीत राहतो त्यामागे कोणताही उद्देश नसल्याने वास्तविक तो काहीच कर्म करत नाही असे अनुभवला येते कारण ज्ञानरूप अग्नीमुळे त्याचे कर्म आणि अकर्म भस्मीभूत होते हा आशय व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकात सांगतात श्लोक विसावा कर्मफलाची आसक्ती सोडून नित्यतृप्त असा अन्य कशाचाही आश्रय न करणारा पुरुष कर्माच्या ठिकाणी तत्पर असला तरी तो काहीच करत नाही भाष्य मागे सांगितल्याप्रमाणे प्राप्ती झाल्यामुळे तत्परता आणि त्या कर्माच्या फळाबद्दल आसक्ती यांचा त्याग करून नित्यतृप्त आणि विषयाबद्दल कोणतीही कामना न ठेवणारा असा होतो चार प्रकारचे चा पुरुषार्थ आहेत कर्माच्या फळामध्ये या चारही पुरुषार्थांचा समावेश आहे आश्रय करणे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो अचल अविनाशी आत्म्याच्या ज्ञानाने समृद्ध होतो आता कर्माचे कोणतेही कारण उरले नाही म्हणून अशा पुरुषाने साधनासहित कर्मांचा त्याग करणे उचित आहे अशी करते अशी स्थिती प्राप्त झाल्यावर सुद्धा हा पुरुष कर्मामध्ये निवृत्त होणे असंभव आहे कारण लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा श्रेष्ठ पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या निंदेला बाजूला पूर्वीप्रमाणेच कर्म करण्यात तत्पर राहील असे असले तरी निष्क्रिय आत्मज्ञानाने संपन्न झाल्यामुळे त्याने केलेले कर्म हे निष्कर्मच आहे याच्या उलट कर्माला प्रारंभ करण्यापूर्वीच सर्वत्र निष्क्रिय अशा आत्मतत्वाची त्याला ओळख होते दृश्य अगर अदृश्य फळ आपण प्राप्त व्हावे अशी इच्छा मुळातूनच दग्ध झाल्याने इष्ट अगर अनिष्ट करण्याचे कारण क्षिल्क राहत नाही असा पुरुष मोक्ष साधन रूपी कर्माचा त्याग करतो शरीर हे कर्माचे साधन आहे ते व्यवस्थित आणि निर्दोष राहावे म्हणून या देहाचे रक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक तेवढ्याच हालचाली मात्र त्याची इंद्रिय करतात अन्यथा तो सदैव उदासीनच राहतो असा पुरुष खऱ्या अर्थाने संन्यासी होई, यालाच खरे आत्मज्ञान झाले आहे तो पुरुष नेहमी मुक्त कसा असतो याचे विवेक एकविसावा ज्याच्या वासना नाहीशा झाला आहे जा... त्याग केला आहे आणि ज्याचे अंतःकरण शुद्ध व इंद्रिय नियंत्रित झाले आहेत असा पुरुष केवळ शारीरिक कर्म केल्याने दोषी होत नाही पाच ज्याच्या आशा पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत अशा निर त्याला निराशी असे म्हणतात ज्याने चित्त म्हणजे अंतकरण आणि आत्मा बाह्य संघाताने पूर्ण असलेले शरीर या दोघांना असे म्हणतात ज्याने सर्व भोगांचा पूर्णपणे परित्याग केला आहे त्याला तत् सर्व परिग्रह असे म्हणतात असा पुरुष केवळ शरीर आहे म्हणून केल्या जाणाऱ्या क्रिया अभिमान्य शून्य अवस्थित करतो पुरुषाला पाप किंवा अनिष्ट असलेल्यामुळे निर्माण होणारे धर्मकृत्य शरीराकडून होणाऱ्या कर्माला शारीर कर्म असे म्हणतात हे शरीर सुस्थितीत राहावे म्हणून किंवा या शरीराची जोपासना व्हावी म्हणून जे कर्म केले जाते त्याला शारीर कर्म असे मानण्यात येते या शरीराकडून होणारे कर्म किंवा देह निर्वाहासाठी करण्यात आले येणाऱ्या कर्मांना शारीर कर्म असे का म्हणण्यात येते याचे स्पष्टीकरण आणि प्रयोजन काय आहे ते आचार्य सांगतात या शरीर शरीराकडून होणाऱ्या कर्मांना शारीर कर्म असे मानले गेले तर या लोकी किंवा परलोकी फळ देणाऱ्या निषिद्ध कर्मांचा आचार देखील या शरीराने केला जातो अशा मनुष्याला पाप मिळत नाही असे भगवंतांनी प्रतिपादन केले त्यामध्ये विरुद्ध विधान केल्याचा दोष दिसून येतो या लोकी अगर परलोकी फळ देणारे शास्त्रविहित कर्मे शरीरानेच केली जातात परंतु तो बापाला कारणीभूत होत नाही असे सांगितले तरीही प्राप्त न झालेल्या दोषांचा परिहार करण्याचा प्रसंग निर्माण होतो त्याचप्रमाणे शारीर कर्म करीत असताना शारीरम कर्म कर्म या भेषणाने आणि त्याबरोबर केवळ या शब्दाची योजना केल्याने भगवंतांना असे म्हणायचे आहे की शरीराशिवाय मन वाणी वगैरे आणि निशुद्ध कर्मांना धर्म आणि अधर्म असे संबोधले जाते अशा कर्मांच्या आचरणाने तो पापाचा धनी होत नाही यामध्ये मन आणि वाणी यांच्या योगे केलेल्या विहित कर्मापासून पापच मिळते असे म्हणणे वृद्ध विधान आहे त्याप्रमाणे निशुद्ध कर्माचा आचार करण्यास प्राप्त होते असे म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर गेले तर त्याचा अर्थ असा होईल की ह्या लोकी अगर परलोकी भोग प्राप्त करून भोगणे एवढाच ज्यांचा हेतू आहे तो शास्त्राने सांगितलेले विधिनिषेध जाणून शरीर आणि वाणी यांच्या दरम्यान यांच्या द्वारे कर्म केले जाते अन्य कर्मे केली जात नाहीत असे हे शरीरच्या यांच्या योगी केवळ शरीर, के शरीर धारणेसाठी आणि लोकांना उचित मार्गदर्शन घडावे म्हणून जो पुरुष कर्म करतो त्याला पापफळ मिळत नाही या श्लोकामधील केवळ या पदामुळे हे कर्म मी करतो असा अहंकार नाही साहून केवळ लोकांसाठी शरीर आणि वाणीच्या योगाने तो कर्म करीत असतो अशा पुरुषांना रूप दोष प्राप्त होणे असंभव आहे म्हणून येथे असे मानले पाहिजे की तो पुरुष दोषाला आणि म्हणजे जन्म मरण रूपी संसाराला प्राप्त होत नाही ज्ञानरूप अग्नीच्या सहाय्याने त्यांच्या सर्व नाश झाला असल्याने तो कोणत्याही बंधनात अडकून न मुक्त होतो पूर्वी कथन केलेल्या अभिप्रायाचा अनु अनुवाद आहे शरीरम केवलम कर्म या वाक्याचा अशा प्रकारे अर्थ केल्यास निर्दोष होईल संसाराला आवश्यक असलेल्या वसुंत त्याग केला असून केवळ शरीर जिवंत रहावे म्हणून अन्न शरीर टिकवणे एवढीच योग्यता त्याला प्राप्त होते कोणतीही याचना न करता कोणतीही इच्छा करता जे मिळेल ते अशा स्थितीत राहण्यासाठी अन्नप्राप्तीचा सा मार्ग सांगितला आहे याचे अधिक स्पष्टीकरण बावीसावा सहजपणे प्राप्त होणाऱ्या वस्तूंनी संतुष्ट होणारा कोणताही दुजाभाव नसलेला मत्सरविरहित सर्वांसारखा असणारा समवुद्धी झालेला पुरुष कर्मे करून देखील त्या कर्मांनी बद्ध होत नाही भाष्य न मागता आपोप न मागता आपोआप जे मिळेल त्यावर संतुष्ट झालेला म्हणजे आपणासे पुरेसे आहे अधिक आवश्यकता नाही असे मानणारा चित उष्ण वगैरे दोन्ही त्रास सुद्धा मानणारा किंवा चित्तामध्ये विषयादा कि असावे अशी स्पर्धात वृत्ती नाही त्याचप्रमाणे आपण समाधान आहे याप्रमाणे ज्याची शारीरिक स्थिती आहे सद हेतू यालाच आत्मरूपाप्रमाणे मानून त्यातलीन झालेला कर्माचा अकर्म मानणारा असतो मी काही हे करीत नाही असा हायती केवळ शरीर टिकावे म्हणून भिक्षाटन अगर इतर शारीरिक त्याग करणारा असतो अर्थात भिक्षा मागणे हे देखील कर्मच आहे असे मानणाऱ्या अज्ञानी लोकांना मात्र तो करता वाटतो सूक्ष्म दृष्टीने पाहता तो करताच असतो कारण त्याची दृष्टीशास्त्रांनी प्रतिपादन केलेल्या प्रमाणांनी आणि स्वतःच्या अनुभवांनी ब्रम्हमय झालेली असल्याने ते त्याचे करणे कर्म म्हणून समजले जात नाही आत्मा करताना की त्याची अनुभूती असते याप्रमाणे दुसऱ्यांनी त्याच्यावर केलेला कर्माचा आरोप मिथ्या आहे कारण केवळ निर्वाहासाठी तो पुरुष भिक्षाटनादी कर्मांचा बाह्यता करता दिसत असला तरी या बद्ध होत नाही कारण ज्ञानरूपी अग्निच्या सहाय्याने त्याला बद्ध करणाऱ्या कर्माचे भस्म झालेले असते पूर्वी सांगितलेल्या प्रमाणांचाच हा अधिक विस्तार आहे कर्माच्या फळाची आसक्ती ज्याने सोडून दिली आहे गीताच्या वीस इत्यादी वचनाप्रमाणे ज्याने कर्म करण्यास आरंभ केला आहे असा पुरुष ज्यावेळी आपण कर्म करित आहोत या जाणीवने कर्म करतो तेव्हा निष्क्रिय म्हणजे ब्रह्म दर्शन आहे असे मानून करता कर्म आणि प्रयोजन यांचा आपल्या मध्ये अभाव आहे असे अनुभवतो अशा पुरुषाला कर्माचा त्याग करणे उचित आहे कारण कोणत्याही कारणांनी कर्माचा त्याग करणे अशक्य झाल्यावर पूर्वीप्रमाणेच तो करीत राहिला तरी प्रत्यक्षात तो कर्म करीत, करीत नसतो त्यक्तवा कर्मफला संगम गीता चार वीस या गीता वचनाप्रमाणे कर्माचा अभाव स्पष्ट करण्यात आला आहे श्लोक ते विसावा ज्यांची फलासक्ती पूर्णपणे नाही झाल्यामुळे जो बंधमुक्त झाला आहे ज्याचे चित्त परमात्म घडून गेले आहे स्थिर झाले आहे अशा केवळ यज्ञासाठीच कर्म करतो त्याची सर्व कर्मे लय पावतात ज्याची सर्व प्रकारची आसक्ती निघून गेली आहे ज्याचे पाप पुण्याचे बंधन तुटून गेले आहे ज्याचे चित्त परमात्म ज्ञानामध्ये स्थिर झालेले आहे असा मनुष्य केवळ यज्ञासाठी कर्माचे आचरण करतो संग शून्य आणि ज्ञानाचे स्थिर असलेल्या पुरुषाची समग्र कर्मे विलीन होतात श्लोकातील अग्र या पदाचा अर्थ कर्मफळ असा करावा फळासहित कर्माला समग्र असे म्हणतात याचा अर्थात पर परिथ असा की अशा पुरुषाची कर्मे त्याच्या फळासहित नष्ट होतात कर्म करावयास लागले म्हणजे फळ निर्माण होतेच आरंभ केलेले कर्म समर्थक समग्र कसे नाहीसे होते ते पुढील श्लोकात सांगितले आहे श्लोक चोवीसावाच देवतेला सर्वार्पण केले जाते ब्रह्म हेच हवीर द्रव्य होय ब्रह्मरूप अग्निमते ब्रह्मरूप यज्ञकर्त्याने केलेले हवन हे ब्रह्मच आहे अशी ब्रह्ममय ज्याची बुद्धी झाली आहे त्याला ब्रह्मच प्राप्त होते ब्रह्मविता पुरुष ज्या साधनांच्या सहाय्याने अग्निमधे हवन करतो त्या साधनांना ब्रह्मरूप म्हणून पाहणे म्हणजेच आज्ञा व्यतिरिक्त अभाव पाहण्यासारखे आहे शिंपलीवर प्रकाश पडला की चांदीचा भास होतो पण प्रत्यक्षात त्या शिंपल्यामध्ये चांदी नसते ब्रह्म या पदांवरून ही गोष्ट स्पष्ट होते चांदीच्या रूपात जी गोष्ट पाहत आहोत ती ति चांदी नाही त्याप्रमाणे ब्रह्मविता पुरुष असे समजतो की जे अर्पण केलेले दिसते ते ब्रह्मच आहे ब्रह्म आणि अर्पण ही दोन्ही पदे निराळी आहेत यामध्ये हेतु असा आहे संसारी व्यवहार संसारी व्यवहारात ज्याला अर्पण अशी संज्ञा आहे ते स्त्रुका स्त्रोवा वगैरे सर्व पदार्थ ब्रह्म व्यक्तीच्या दृष्टीने ब्रह्मच आहेत याचप्रमाणे जी वस्तू हविरूप आहे ती वस्तूसुद्धा ब्रह्मच आहे, आहे असेच मानले जाते ब्रह्माग्नव हा समास आहे त्यामुळे या पदाचा अर्थ असा होतो की ब्रह्मरूपकर्त्या कडून ज्यामध्ये हवन केले जाते तो अग्नि देखील ब्रह्मच आहे आणि तो कर्ता देखील कडून केली जाणारी हवन क्रिया सुद्धा अशा प्रकारे या ब्रमा गेल्या पुरुषाला प्राप्त करण्यास योग्य अशी जी फळे आहेत ती देखील ब्रह्मच आहेत अर्थात ब्रम्हूपकर्मामध्ये ज्याच्या चित्ताला समाधान लाभले आहे अशा पुरुषाचे योग्य प्राप्त फल देखील ब्रह्मच असते लोकांचे कल्याण करण्याची बुद्धी असलेल्या पुरुषाकडून केलेली कर्मे सुद्धा ब्रह्मबुद्धीने वास्तविक आहे असा अर्थ करण्याने कर्माला सोडून देणाऱ्या संन्यासी पुरुषाच्या ज्ञानाची स्तुती करण्यासाठी ज्ञानरूप साधना समजली गेली पाहिजे हे उचित वाटते अधियज्ञामध्ये वापरण्यात येणाऱ्या स्त्रुवा वगैरे वस्तू प्रसिद्ध आहेत या सर्व यथार्थ ज्ञान संपन्न अशा संन्यासी पुरुषाच्या मते अध्यात्म यज्ञ सुद्धा ब्रह्मच आहे हा अर्थ मानला नाही तर प्रत्यक्षात सर्व ब्रह्मरूपच आहे ध्रुवा वगैरे वस्तू विशेष रूपाने ब्रह्मरूप आहे असे म्हणणे व्यर्थ आहे म्हणून ब्रह्मइदम सर्व सर्व ब्रह्मच आहे असे मानणारा ज्ञानी पुरुष वार्ता रूपाने वास्तविक सर्व बाबतीत अभावानेच असतो कारण त्याच्या अंतःकरणात कर्मफलाचा अभावच असतो यज्ञादि कर्मामध्ये देवता हवी आणि उपकरणे यांच्यामध्ये भेद न मानल्याने असे म्हणावे लागते की कोणतेही यज्ञ नामकर्म कर करताना शब्दोच्चार करून जे हवे द्रपण केले जाते देवतांना ते द्रव्य अर्पण केले जाते अशा बुद्धीने या क्रियेचा करता आहे अशा अभिमानाच्या जाणीवेने आणि फळाच्या इच्छेने हे यज्ञकर्म केले जाते ज्या कर्मामध्ये क्रिया साधन आणि फळ याची भेददृष्टी पूर्णता नाहीशी झालेली आहे त्याप्रमाणे मी करता आहे असा अभिमान आणि फळाची इच्छा नाही झाली आहे असा यज्ञ पाहण्यात नाही परंतु हे कर्म असे आहे की सर्व ब्रह्मबुद्धी झाल्याने अर्पण करावयाचे हगरद्रव्य क्रिया आणि फळाबद्दलची आसक्ती याबाबतची भेदबुद्धी नष्ट झालेली आहे असे कर्म म्हणजे अकर्मच होय ही गोष्ट जो कर्मामध्ये अकर्म पाहतो गीता चार अठरा कर्मा करण्यात तत्पर आहे असे वाटले तरी तो काहीच करीत नाही गीता चार वीस प्रकृतीचे गुणच कर्मांच्या गुणांच्या ठिकाणी असतात गीता तीन अठ्ठावीस या गीता वचनातून यापूर्वी स्पष्ट करण्यात आली आहे अशा प्रकारे विवेचन करताना भगवंतांनी ठिकठिकाणी क्रिया साधन आणि कर्मफल यामधील भेदबुद्धीचा निषेध केला आहे सकाम अग्निहोत्रासारख्या कर्मात इच्छा नष्ट झाली असेल ते अग्निहोत्र सकाम राहत नाही त्याप्रमाणे जाणीवपूर्वक केलेल्या आणि अजाणीवेतून केलेल्या कर्माची सुरुवात भिन्न प्रकारे होते म्हणून त्या कर्माचे फळ देखील भिन्न आहे या ठिकाणी त्याच्या बाबतीत साधने हवी क्रिया आणि कर्मफल याबद्दलचा भेदभाव नष्ट झालेला आहे अशा ज्ञानी पुरुषाने केलेल्या बाहेरच्या हालचाली म्हणजे कर्म हे अकर्मच ठरते म्हणून असे म्हटले आहे की फळासहित सर्व कर्म विलीन होते गीता या टीका असे म्हणतात जो ब्र आहे त्याच स्रुव वगैरे साधन आहे स्रुव आदी पाच प्रकारची साधने त्या स्वरूपामध्ये अनुभवाला येतात त्या साधनांच्या योग्य कर्म केले जाते या सिद्धांताप्रमाणे या यज्ञामध्ये सुक वगैरे पदार्थजन्य बुद्धी नाही होत नाही परंतु त्यामध्ये ब्रह्मबुद्धीची स्थापना केली जाते एखाद्या मूर्तीमध्ये ज्याप्रमाणे विष्णू शंकर वगैरे देवतांची प्रस्थापना देवबुद्धीने केली जाते त्याप्रमाणे या सर्वांमध्ये ब्रह्मबुद्धी प्रस्थापित केली जाते हे सर्व सत्य आहे परंतु हे प्रकरण ज्ञान यज्ञाची प्रशंसा करण्यासाठी नसते तर आता सांगितलेला अर्थही झाला असता परंतु या ठिकाणी यज्ञ पदाने युक्त असे निवेदन करताना निराळ्या क्रियांचे भेद सांगून नंतर द्रव्यज्ञादी यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अधिक श्रेयस्कर आहे गीता चार तेहतीस असे प्रतिपादन करताना ज्ञानयोग ज्ञान यज्ञ या शब्दाच्या योगे सम्यक दर्शनाची प्रशंसा करण्यात आली आहे या ठिकाणी ब्रह्मार्पण असे पद आलेले आहे यज्ञाच्या योगाने ज्ञान संपादन करणे शक्य आहे असे प्रतिपादन आहे खरे पाहिले तर सर्व ब्रम्हूप आहे असे म्हणण्याने केवळ अलग करून ब्रह्माचे विधान करण्यात उचित होणार नाही विष्णू वगैरे देवतांच्या मूर्तीमध्ये दे ब्रह्माचा आरोप करण्यासारखेही अर्पणादिक्रियांच्या वेळी लागणाऱ्या सामग्रीमध्ये ब्रह्मबुद्धेची प्रस्थापना करण्यात आली आहे तसे पाहिले तर या ठिकाणी ब्रह्मविद्येचे प्रतिपादन करण्यात आलेले नाही कारण या ठिकाणी ज्ञानाचा विषय स्त्रुवा वगैरे यज्ञाची सामग्री आहे ब्रम्ह नाही केवळ ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली म्हणजे मोक्षरूपी फळ मिळते असेच नाही या ठिकाणी असे स्पष्ट करण्यात आले आहे की ब्रह्मवेते त्या गव्यम त्याने ब्रह्मपदाला जाण्याचे योग्य आहे पुन्हा यथार्थ ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होतो असे म्हणाणे विपरीत ठरेल असे मानले तर या प्रकरणात विरोध दिसतो अभिप्राय असा आहे की कर्मणी अकर्म यह पश्चेत जो कर्मामध्ये अकर्म अनुभवतो या प्रकारे सुरुवातीस उहपाह करण्यात आला आहे आणि अखेर देखील याबद्दलच प्रतिपादन आहे द्रव्य यज्ञापेक्षा यज्ञ अधिक श्रेयस्कर आहे गीताचार तेहतीस किंवा ज्ञान प्राप्त झाल्यावर सर्वश्रेष्ठ शांती शन, प्राप्त होते गीताचार एकोणचाळीस या वचनानुसार भगवान यथार्थ ज्ञानाचीच स्तुती करीत या अध्याची समाप्ती करतात असे असता पुन्हा विष्णू मूर्तीमध्ये अगर अर्पणादिक्रियांच्या साधनामध्ये ब्रह्मदृष्टीचे विधान करणे उचित वाटत नाही म्हणून ज्या प्रकारे व्याख्या केली आहे तोच श्लोकाचा अभिप्राय आहे या श्लोकात यज्ञ रूपाने यथार्थ ज्ञान संपादन करणे आणि त्याची स्तुती करण्याच्या निमित्ताने पुढील श्लोकापासून अन्य यज्ञांचाही विस्तार करण्यात आला आहे श्लोक पंचवीसावा काही योगी लोक केवळ देवतांच्या उद्देशानेच यज्ञाची उपासना करतात दुसरे योगी वेदरूप अग्निमध्ये अध्ययन रूप यज्ञ करतात ज्या यज्ञाच्या योगे देवतांचे पूजन केले जाते त्याला दैवयज्ञ असे म्हणतात अन्य योगी अर्थात कर्म करणारे लोक अशा दैवयज्ञाचे अनुष्ठान करतात सत्य आणि ज्ञान म्हणजेच अनंत ब्रह्म होय त्यातरीय दोन एक विज्ञान आणि आनंद ब्रह्म आहे ब्रदारण्यक तीन नऊ अठ्ठावीस हा जो सर्वांच्या अंतरी आत्मा आहे ते ब्रह्म आहे ब्रदारण्यक तीन चार एक इत्यादी वचनाने ज्याचे वर्णन करण्यात आले आहे तो भूक आणि तहान वगैरे सांसारिक वृत्ती रहित आहे आणि ज्याचे नेते नेते जो असा नाही अशा प्रकारच्या वाक्यांनी सर्व विशेषणांच्या पलीकडे सांगित असल्याचे सांगण्यात आले आहे तो आत्मा ब्रह्मशब्दाने सांगितला जातो हवनाचे महत्व सांगण्यासाठी याच ब्रह्माला अग्नी असे म्हणण्यात आले आहे अशा या ब्रह्मरूपी अग्निमध्ये कितीतरी ब्रह्म व्यक्ती पुरुष हवन करतात परब्रम्ह आहे परंतु बुद्धी वगैरे उपाधींमुळे आत्म्यावर आरोप होतो त्या सर्व उपाधीची ब्रम्हूपी अग्नीत स्वरूप आहुती देतात सारांश असा की बुद्धी अहंकार वगैरे उपाधींनी ग्रासला गेल्यासारखा दिसणारा आत्मा उपाधीग्रस्त नाही तो स्वतंत्र आहे ब्रह्मा आणि आत्मा एकच असल्याने ज्ञान प्राप्त झालेले संन्यासी लोक असे हवन करतात हा सम्यक दर्शन रूप यज्ञ ब्रह्मार्पण गीता चार चोवीस यज्ञाची साधने आत्ताच्या द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयोग यज्ञ अधिक श्रेयास्कर आहे गीता चार तेहतीस पर्यंत स्तुती करण्यात आली आहे श्लोक सभेसावा काही श्रोत्र आदी ज्ञानेंद्रियांचा संयम रूप अग्नित होम करतात दुसरे शब्दादी विषयांचा ज्ञानेंद्रिय रूपी अग्निट होम करतात भाष्य अन्य योगी लोक संयम रूप अग्निमध्ये श्रोत्रादी इंद्रियांचे हवन करतात संयम हा अग्नी आहे यामध्ये हवन करणे इंद्रियांचा संयम होय प्रत्येक इंद्रियासाठी असणारा संयम निराळ आहे म्हणून या ठिकाणी अनेक वचने प्रयोग करण्यात आला आहे अन्य लोक इंद्रिय रूपी अग्निमध्ये शब्दादी विषयांचे हवन इंद्रिया म्हणजे अग्नि त्यामध्ये श्रोत्रादी इंद्रियांच्या मार्फत शास्त्रसंमत आहेत ते विषय आहेत त्यांचा होम करतात अशा विषयांना स्वीकारणे म्हणजे होम करणे होय त्याचप्रमाणे श्लोक सत्तावीस आणखी कोणी आत्मज्ञानाने प्रदीप्त झालेल्या योगरूप अग्नीमध्ये सर्व इंद्रियांच्या कर्माचा आणि सर्व प्राणांच्या कर्माचा होम करतात भाष्य दुसरे साधक इंद्रियांकडून होणाऱ्या संपूर्ण कर्माचे आणि शरीराच्या आत राहणाऱ्या रूपी योगाग्निधी हवन करतात तुपासारख्या सहाय्याने जाह प्रज्वलित होणाऱ्या अग्निप्रमाणे विवेक विज्ञानाच्या योगाने प्रदिप्त झालेल्या आत्मसंयम रूपी योगाग्निधे विलीन करतात श्लोक अठ्ठावीस यज्ञबुद्धीने तीर्थक्षेत्री द्र द्रव्याचा विनियोग करतात ते द्रव्य यज्ञ करतात जे तपस्वी लोक तप करतात त्याला तपयज्ञ म्हणतात या प्रमाणे प्राणायाम प्रत्याहार वगैरे लक्षणे अंतर्भूत आहेत असा योग आचारणे म्हणजे योग यज्ञ होय याप्रमाणे स्वाध्याय ज्ञान यज्ञ करणारे देखील आहेत ऋगवेदाते आणि शास्त्रांचा अर्थ जाणून घेणारे ज्ञान यज्ञ करणारे होत या प्रकारे येतनशील संयमित आचार करणारे किंवा अत्यंत सूक्ष्म शुद्धीसाठी येत करणारे जे पुरुष त्यांना संचित व्रत असे म्हणतात तसेच लोक एकोणविसावा प्राणायामात आणखी कोणी प्राणवायू आणि अपानवायू यांच्या गतींना प्रतिबंध करून अपान अपान प्राणाचा आणि प्राणात अपानवायूचा होम करतात भाष्य कोणी अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात पूरक नामक प्राणायाम करतात असा अर्थ अन्य कोणी प्राणामध्ये अपानाचे हवन करतात म्हणजेच रेचक नामक प्राणायाम क्रिया करतात तोंड आणि नाक या दोन्ही दारांनी वायू बाहेर जाणे याला प्राणाची गती असे म्हणतात तर पोटात खालील बाजूस म्हणतात हा रोखून काही लोक प्राणायाम तत्पर होतात ते केवळ कुंभक नामक प्राणायाम करतात असा अर्थ श्लोक तिचा वा अन्य कोणी आहाराचे नियमन करून प्राणांचा प्राणवायूत होम करतात हे सर्वजण यज्ञ व्यक्ती असून यज्ञाच्या युगाने पापशून्य झालेले असतात भाष्य अन्य काही लोक आहारावर नियंत्रण ठेवून आपला आहार नियमित अत्यल्प केला आहे असे करणारे लोक प्राणवायूच्या विविध भेदांचे प्राणामध्ये हवन करतात याचा अर्थ असा की ज्या वायूला जिंकले त्यामध्ये वायूच्या दुसऱ्या भेदांचे हवन केले जाते म्हणून वायूचे सर्व भेद प्राणात लीन होतात असे सर्व लोक यज्ञाचे ज्ञान असणारे असून यज्ञाच्या योगाने पापशून्य झाले आहेत यांनाच यज्ञक्षेपित कल्मश असे म्हटले आहे याप्रमाणे आत्ताच सांगितलेल्या या यज्ञांची पूर्तता केल्यावर श्लोक एकतीसावा यज्ञानंतर उरलेले हवनीय द्रव्य हे अमृत समजून त्याचा भोग घेणारे अविनाशी ब्रह्माला प्राप्त होतात गुरुश्रेष्ठ अर्जुना यज्ञ न लोक प्राप्त होत नाही मग अशा लोकांना परलोक कुठला प्राप्त होणार भाष्य यज्ञानंतर उरले हवना या हवनादी द्रव्याला यज्ञशिष्ठ असे म्हणतात ते अमृत आहे त्या अमृताचा उपभोग घेतो त्याला यज्ञशिष्ट अमृतभुज असे म्हणतात त्याप्रमाणे यज्ञ केल्यावर जे उरले असेल ते यथावकाश यधी यथा प्राप्त झालेल्या अमृत रूपी अन्नभक्षण करणारा त्याला यज्ञशिष्टभोजी असे म्हणतात त्याला चिरंतन ब्रह्माची प्रवृत्ती होते, होते। या श्लोकातील यांलाची गतीमानता दर्शवली जाते यज्ञ करणारा मोक्षाची इच्छा करणारा मरणानंतर कितीही काळपर्यंत ब्रह्म राहतात कुरुश्रेष्ठ अर्जुना आता सांगितलेल्या यज्ञापैकी एकही यज्ञ करीत नाही अशा यज्ञशून्य मनुष्याला साधारण माणसाला योग्य असलेला योग्य लोकही मिळत नाही तर मग विशेष साधनेने प्राप्त होणारा लोक कसा प्राप्त होईल श्लोकबत्तीचा वा अशा प्रकारे अशा अनेक प्रकारच्या यज्ञांचा विस्तार वेदांनी केला आहे ते सर्व यज्ञकर्मानेच संपन्न होणारे आहे असे समज या प्रकारे जाणल्याने तो मुक्त होशील भाष्य याप्रमाणे पुष्कळ प्रकारचे यज्ञ ब्रुखाने वेदमुखाने विस्तारलेले आहेत वेद द्वारा सर्व यज्ञ जाणले जातात अशा अभिप्रायामुळे ब्रह्माच्या मुखाने विस्तृत केले आहेत असे म्हटले जाते आम्ही वाणीमध्ये प्राणाचे हवन करतो यामुळे सर्व यज्ञांचे विधान वेदामध्ये आहे हे सर्व यज्ञ कर्मापासून शरीराने वाणीमुळे आणि मनाच्या क्रियेमुळे निर्माण होतात असे समज हे यज्ञ आत्म्यामुळे होत नाहीत कारण आत्मा हालचालीपासून अलिप्त आहे या प्रकारे जाणल्यास तू अशुभापासून मुक्त होशील कारण ही सर्व कर्मे मी सांगितलेली नाहीत मी त्या बाबतीत संपूर्ण उदासीन आहे अशा सम्यक ज्ञानाच्या प्रभावामुळे तू संसार बंधनातून मुक्त होशील ब्रह्मार्पण इत्यादी श्लोकांच्या द्वारे यज्ञ रूपाने यथार्थ ज्ञान प्रगट केले आणि पुष्प येते केले मानसाचे माणसाचे पर्थप अर्जुना द्रव्यज्ञापेक्षा हे पर्थप अर्जुना द्रव्यज्ञ यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेयस्कर होय कारण सर्व दोषरहित कर्माचे ज्ञानात परिवर्तन होते अश्य हे पर्थ द्रव्यमयज्ञापेक्षा द्रव्याच्या सहाय्याने केलेल्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ तर आहे कारण द्रव्य यज्ञ फळ निर्माण करणारा आहे परंतु ज्ञानयज्ञ फळ देणारा नाही म्हणून हा यज्ञ श्रेष्ठ आणि प्रशंसनीय आहे हे प्रथा सर्वच्या सर्व यज्ञ मोक्षप्राप्तीच्या ज्ञानाने सर्व बाजूंनी भरलेल्या जलाशयाप्रमाणे आहेत ते समाप्त होतात याचा अर्थ ज्ञानयज्ञ सर्वांचा अंतर्भाव होतो छानदोग्य उपनिषदात विजय प्राप्त करून घेणाऱ्या चारच्या कड़े, खालच्या दान दानाचे फासे जातात त्याप्रमाणे सर्व प्रजा जे चांगले कर्म करते ते रायकवाकडे जाते रायकवाला जे ज्ञान होते ते ज्याला होते तो सर्वज्ञ होतो छंदोग्य 4114 असे म्हटले आहे या श्रुतीवचनाने देखील ते सिद्ध होते अशा तऱ्हेने श्रेष्ठ समजले गेलेले ज्ञान कोणत्या प्रकारे प्राप्त होते ते सांगतात श्लोक चौथीसावा तत्वेत विद्वा लोक शिष्यांकडून गेलेल्या तत्ववेत विद्वान लोक शिष्यांकडून केल्या गेलेल्या नमस्काराने आणि विचारलेल्या प्रश्नामुळे झालेल्या सेवेमुळे प्रसन्न होतात आणि सत शिष्याला उपदेश करतात असे समज ज्या योगे हे ज्ञान प्राप्त होते तो विधी तू ज्ञात करून घे आचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना आदराने नमस्कार करण्याने अर्थात कोणती पथ्य आहेत मुक्ती कशी प्राप्त होईल ज्ञान काय आहे अज्ञान कशाला म्हणतात या प्रकारे मनात कोणतीही शंका न ठेवता प्रश्न करण्याने आणि गुरुची तत्वज्ञ आचार्य विशेषांनी गौरवलेल्या सुद्धा यथार्थ तत्व जाणणारे असतात सर्वच तसे असतात असे नाही म्हणून ज्ञाने या शब्दांबरोबर तत्वदर्शी असे विशेषण ठेवले आहे या ठिकाणी भगवंताचा असा अभिप्राय आहे की जो यथार्थ तत्व जाणतो त्याच्याकडून उपदेश प्राप्त करणारा आपल्या ज्ञानाने कार्यसिद्धीचा नेण्यास समर्थ होतो दुसरा कोणी नाही असे झाल्यावर असे सांगणे सुद्धा उचित आहे की लोक जे ज्ञान झाल्यानंतर तुला हे अर्जुना पुन्हा मोह होणार नाही त्या ज्ञानाच्या योगाने संपूर्ण सृष्टी आत्मतत्वामध्ये म्हणजे माश्यामध्ये पाहशील भाष्य हे अर्जुना जे ज्ञान तुला आता सांगितले ते ज्ञान प्राप्त झाल्यावर तुला पुन्हा अशा प्रकारे मोह होणार नाही जो तुला सांप्रत झाला आहे त्याचप्रमाणे ज्या ज्ञानाच्या योगाने तो पूर्ण होऊन सर्व भूतमात्र म्हणजे ब्रह्मापासून खांबापर्यंत सर्व प्राणीमात्रांना तू ते माझ्यामध्ये भरून राहिले आहे त्याप्रमाणे आपल्या अंतरामध्ये देखील भरून राहिले आहे असे अनुभव मी वासुदेव म्हणजे परमेश्वर त्यामध्ये देखील या सर्व भूतमात्रांना पाहशील अर्थात सर्व उपांमध्ये जीवात्मा आणि परमेश्वर यांची एकरूपता आहे असा तुला प्रत्यक्ष अनुभव येईल या ज्ञानाचे महात्म्य काय श्लोक छत्तीसावा तू सर्व पाप करणाऱ्यांपेक्षा अधिक पापकर्म करणारा असलास तरी सुद्धा ज्ञानरूप नवकेनेच सर्व पादकातून तरुण जाशील अश्य तू पापाचरण करणाऱ्या सर्व पापी लोकांपेक्षा अधिक पाप करणारा जरी असलास अत्यंत महान पाप करणारा जरी असलास तरी ज्ञानरूपी नवकेच्या साहज्याने ज्ञानाला नौका करून सर्व पाप लोकसमुद्रातून उत्तम रीतीने पहिल्या पार होशील या ठिकाणी पाप, हे दृष्टांत देऊन सांगतात लोक सदतीस हवा प्रदीप्त अग्नि ज्याप्रमाणे इंधन जाळून टाकतो त्याप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्मे भस्मसात करतो हे अर्जुना उत्तम प्रकारे प्रदीप्त झालेला अग्नी इंधन लाकडांना भस्म करून टाकतो त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नि सर्व कर्मांचे जाळून भस्म करतो प्रभाव शून्य करतो असा अर्थ कारण ज्ञानरूपी अग्नि इंधनाप्रमाणे सर्व जाळून भस्म करीत नाही यामुळे या ठिकाणी असा अभिप्राय आहे की यथार्थ ज्ञान सर्व निर्जीव करते प्रभाव शून्य करते ज्या कर्मांच्या योगाने हे शरीर निर्माण होते ते कर्म फळ देण्यास प्रवृत्त झाले असते म्हणून त्याचा नाश उपभोगातून होतो असा सिद्धांत आहे या जन्मात ज्ञानाच्या उत्पत्तीच्या पूर्वी आणि ज्ञानाच्या बरोबर केलेली पूर्वीची अनेक जन्मात केलेली कर्मे परंतु प्रवृत्त झालेले नाही अशा सर्व कर्मांचे ज्ञानात निभस्म करतो प्रारब्ध कर्माचा नाही कारण ज्ञानाचा प्रभाव इतका मोठा आहे म्हणून श्लोक अडतीस या जगात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही ते ज्ञान योगसुद्धी ते ज्ञान योगसिद्ध पुरुष काही काळानंतर स्वतःच प्राप्त करतो ज्ञानाप्रमाणे पवित्र करणारे या जगात अन्य काहीही नाही कर्मयोग अगर समाधी योग या योगे पुष्कळ कालाने अंतकरण शुद्ध होते म्हणजे अशा योग्यतेला प्राप्त झालेला मोक्षाची इच्छा करणारा पुरुष स्वतःच आपणच आपणास अशा ज्ञानाला प्राप्त करतो साक्षात्कारी होतो ज्या योगे निश्चितपणे अशा ज्ञानाची प्राप्ती होईल असा उपाय सांगण्यात येत आहे आणि पुरुषाला अत्यंत श्रेष्ठ अशा शांतीचा लाभ होतो भाष्य श्रद्धा वन श्रद्धाळू मनुष्यालाच ज्ञान प्राप्त होते श्रद्धाळू असून कोणी मंद प्रयत्न करणारा असेल तर त्या सांगतात तत्पर ज्ञान गुरु उपासनादी उपाय ज्याला चांगले माहीत आहेत तो त्याप्रमाणे आचरण करतो श्रद्धावान आणि तत्पर असून कोणी इंद्रियांवर संयम न ठेवणार असेल तर त्याबद्दल असे त्या सांगतात की इंद्रियांवर अशा पुरुषांचे पाहिजे ज्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात आहेत म्हणजे विषयापासून प्रावृत्त केलेली आहेत त्याला जितेंद्रिय असे म्हणतात याप्रमाणे जो श्रद्धावान तत्पर आणि जितेंद्रिय असतो तो निश्चितपणे ज्ञानप्राप्ती करतो नमस्कारादी जे नमस्कारा उपाय आहेत ते दिखावू आहेत कारण कपटी मनुष्य देखील नमस्कारादी क्रिया करू शकतो म्हणून ज्ञान रूपी फळ प्राप्त करण्याच्या बाबतीत तो डळमळीतही असू शकतो परंतु श्रद्धादी उपायांमध्ये कपट असू शकत नाही म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी निश्चित असा हा उपाय सांगितला आहे ज्ञानप्राप्तीने काय होईल ते सांगतात ज्ञानप्राप्त झाल्यावर मनुष्याला मोक्षरूपी महान शांतीचा त्वरित लाभ होतो यथार्थ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो हे सर्वशास्त्र आणि वाद सिद्ध होते याबद्दल संशय येता कामा नाही कारण संशय हे महापाप आहे ते कसे याचे प्रतिपादन करतात श्लोक चाळीसावा अज्ञानी श्रद्धाहीन आणि संशयी मनुष्य नाश पावतो संशयी मनुष्या संशयी स्वभावाच्या मनुष्याला इहलोक परलोक आणि सुख प्राप्त होत नाही भाष्य जो अज्ञानी म्हणजे आत्मज्ञानरहित आहे ज्याच्याजवळ श्रद्धा नाही आणि ज्याच्या अंतःकरणात संशय दाटला आहे तो नष्ट होतो अश्रद्ध अज्ञानी नष्ट होतो परंतु संशयी जसा नष्ट होतो तसा नव्हे कारण संशयी मनुष्य सर्वात अधिक पापी आहे तो अधिक पापी कसा असतो याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की ज्याला संशय निर्माण झाला आहे म्हणजेच ज्याच्या चित्तामध्ये संशय आहे त्याला सामान्य मनुष्य लोक मिळत नाही परलोक प्राप्त होत नाही सुखही प्राप्त होत नाही कारण त्या ठिकाणी सुद्धा संशय निर्माण होणे शक्य आहे म्हणून संशयाला थारा देऊ नये श्लोक एक्केचाळीसावा बुद्धि योगाने कर्मसन्यास है ज्ञा योगा योगकर्माण परमार्थदर्शी पुरुषा ने परमार्थ ज्ञा योगपुण्य प्रदान करना संपूर्ण कर्मचार है योग संन्यस्त कर्मा अ असा हा योग संन्यस्त कर्म पुरुष कसा असतो हे सांगताना आचार्य म्हणतात आत्मा आणि ईश्वर एकच आहे अशा ज्ञानाने ज्याचा संशय संपूर्णपणे नष्ट झाला आहे त्याला ज्ञान स्वच्छिन्न संशय असे म्हणतात प्रमाणे जो योग संन्यस्त कर्मा आहे अशा आत्मवान आत्मबलाने समृद्ध आणि दोषरहित पुरुषाला कुणाच्या प्रभावाने केली कर्मे बांधू शकत नाहीत अर्थात इष्ट अनिष्ट किंवा कि मिश्र अशा तिन्ही प्रकारच्या फळांचा उपभोग तो घेऊ शकत नाही कारण कर्मयोगाच्या आचरणामुळे अंतकरणातील शुद्धता नष्ट झाल्यावर उत्पन्न होणाऱ्या आत्मज्ञानाने संशय नष्ट झालेला आहे असा पुरुष ज्ञानग्ञीच्या सहाय्याने कर्म जळून गेल्याने कर्माने बद्ध होत नाही तसेच ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्या अनुष्ठानात ज्याच्या अंतरात संशय निर्माण होईल तो पुरुष नष्ट होतो श्लोक बेचाळीसावा हे भारता अर्जुना अज्ञानामुळे उत्पन्न झालेला हृदयातील हा संशय ज्ञानरूप तलवारीने तोडून टाकून कर्मयोगाचा अवलंब करण्यासाठी अज्ञान अर्थात अविवेकामुळे हृदयात राहणारा अशा या अत्यंत पापी अशा आपल्या संशयाला ज्ञानरूपी तलवारीने शोकमोह हो इत्यादी कना नाश करणारं जे यथर्क साधन आहे तेच खडग तलवार आहे अशा स्वरूप ज्ञानरूप तोडून संशय शून्य हो आत्मविषयक संशय असतो म्हणून एका संशयाचा नाश दुसऱ्याने नाहीसा करावा अशी शंका या ठिकाणी येत नाही अशी शंका नाहीशी करण्याच्या उद्देशाने आत्मन हा या पदाची योजना करण्यात आली आहे आत्मविषयक याचा अर्थ असा हो आपला असा होतो म्हणून आपला नाशक म्हणून आपल्या नाशाला कारण ठरणारा हा संशय तोडून टाकून संपूर्ण ज्ञान उपाय म्हणून कर्माचे अनुष्ठान करण्यास हे अर्जुना तू हो आता युद्धासाठी तू उभा राहा चौथा अध्याय समाप्त